वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकशे सहावा चंद्राला ग्रहण लागावे तसे दिनवद होऊन खाली मान घातलेल्या रामाना पाहून लक्ष्मण गोडवाणीने बोलला महाबाहू माझ्याकरता तू मनस्ताप करून घेऊ नकोस कारण पूर्वी योजून ठेवलेलीच ही काळाची गती आहे झख्या रामा निशंकपणे माझा वध कर आणि आपली प्रतीक्षा पाठ काकुत्या प्रतिज्ञा मोडणारा मनुष्य नरकाला जातो महाराजा जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर निशंक मनाने मला मार आणि राघवात धर्माची वृद्धी कर लक्ष्मण ला करू लागले आणि पुरोहितांना बोलावून आणले आणि त्यांच्या सभेत रामाने सारे घडलेले वर्तमान म्हणजे तापसाची प्रतिज्ञा आणि दुर्वासाचे आगमन हे सांगितले त्या ऐकून सर्व मंत्री आणि उपाध्याय स्तब्ध बसले पण महा वशिष्ठ म्हणाले महाबाहो रोमांचे उभे करणारा क्षय होणार हे दिसून येत आहे महायशस्वी रामा लक्ष्मणाचा आणि तुझा वियोगही होणार आहे काळ बलवान आहे लक्ष्मणाचा तू त्याग कर प्रतिज्ञा व्यर्थ करू नकोस प्रतिज्ञा मोडली तर धर्मच विनाशाला जाईल आणि धर्माचा नाश झाला तर चराचर त्रैलोक्य देव ऋषींसह नष्ट होईल यात शंका म्हणून वीर पुरुषा त्रैलोक्याचे पालन करण्याकरता लक्ष्मणाला आस सोडून दे आणि जग सुरक्षित राख सर्वांचे ते धर्मार्थ युक्त भाषण ऐकून राम परिषदेमध्ये म्हणाला लक्ष्मणा तुला मी सोडित आहे धर्माचा नाश व्हायला नको सज्जनांचा त्याग काय किंवा वध काय दोन्ही सारखेच रामाचे भाषण ऐकून डोळे भरून येऊन लक्ष्मण त्वरित निघून गेला स्वतःच्या घराकडेही तो गेला नाही शरीर तीरावर जाऊन त्याने उपस्पर्श विधी केला आणि हात जोडून त्याने सर्व इंद्रियद्वारांचा निग्रह करून निश्वास सोडला नाही निश्वास तोडता योग युक्त झालेल्या त्याच्यावर इंद्र आपसरागण देव ऋषी या सर्वांनी पुष्पांचा वर्षाव केला सर्व मनुष्यांना तो अदृश्य झाला आणि आशा त्या महाबलसंपन्न लक्ष्मणाला इंद्राने सदैव हो हाती धरून स्वर्गात प्रवेश केला विष्णूचा हा चौथा भाग आला म्हणून सर्व हर्षभराने आनंदित झाले आणि त्याने त्या राघवचा सन्मान केला उत्तरकांडाचा एकशे सहावा सर्व समाप्त होता